वाल्मिकी रामायण उत्तरकांड पस्तीसा दक्षिण प्रदेशाचा आश्रय करून राहिलेल्या अगच्छ मुनीना मग राम हात जोडून विनयपूर्वक अर्थपूर्ण शब्दात म्हणाला वादीचे आणि रावणाचे अतुल बल होते खरे पण त्या दोघांची हनुमानाशी तुलना होऊ शकत नाही असे मला वाटते शौर्य दक्षता बल धैर्य शहाणपणा राजनितीची कुशलता पराक्रम आणि प्रभावीपणा यांनी हनुमंता मध्ये कायम वासच केलेला आहे समुद्राला पाहून वानर सेनेचे धैर्य गळून गेले आहे हे पाहून त्यांना धीर देऊन हा महाबाहू शंभर योजन उडून गेला लंकापुरीवर हल्ला चढवून रावणाचे अंत पुरत्याने गाठले सीतेची भेट घेऊन तिच्याशी संभाषण केले आणि तिला धीर दिला सेना नायक मंत्री पुत्र रावणाचे सेवक रावणाचा पुत्र या सर्वांना एकट्या हनुमानाने तिकडे रणात पाडले नंतर बंधनातून सुटल्यानंतर दशाननाशी बोलणे केल्यावर वणव्याने जशी पृथ्वी तशी लंका भस्मसात केली हनुमानाने युद्धाची पराक्रमाची कृती केली तशी कालाने इंद्राने विष्णू ने, इंद्रा ने किंवा के कुबेरानेही केल्याचे ऐकवत नाही याच्या बाबूंच्या पराक्रमाने सीता, राज्य, मित्र, वानर मित्र हनुमान जर माझ्यापाशी नसता तर जानकीचे हात हवाल तरी जाणून घेणे कोणाला शक्य झाले असते अशा या हनुमानाने वाली सुग्रीवाचे वैर वाढले तेव्हा सुग्रीवाचे प्रिय करण्याच्या इच्छेने वृक्ष जाळावा तसे वालीला का जाळे हनुमानाला स्वतःच्या बळाची कल्पनाच नव्हते असे वाटते कारण प्राणाहून प्रिय असणाऱ्या वानर राजा सुग्रीवरचे क्लेश तो बघत राहिला देवाना पूज्य असणाऱ्या भगवान मुनिवर्य हनुमानाच्या बाबतीत या सर्वांचे यथातथ्यष्टीकरण मला करावे रामाचे अर्थपूर्ण बोलणे ऐकून ऋषी हनुमानाच्या समक्ष त्याला म्हणाले रघुश्रेष्ठ हनुमानाविषयी म्हणालास ते सत्यय बळाच्या वेगाच्या आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत दुसरा कोणी त्याच्या तोडीचा नाही पण पूर्वी कड़ून त्याला मिळालेले शाप व्यर्थ न जाणारे होते हे शत्रमर्दना त्यामात बलवान असून सुद्धा आपल्या सर्व बळाचे त्याला जाणीव नव्हते महाबलवान रामा बालपणी देखील याने जे पराक्रमाचे कृत्य केले त्याचे वर्णन करणे शक्य नाही बालपणामुळेच त्याने ते बाल केले होते रामा जर तुला ते ऐकायविषयी वाटत असेल तर मन एकाग्र करू नाईक मी तुला सांगतो सूर्याच्या वरदानाने वर मिळून सोन्याचा झालेला सुमेरू नावाचा पर्वत आहे तेथे त्याचा केसरी नावाचा पिता राज्याचे शासन करतो त्याची प्रिय भार्या अंजनी नावाची प्रख्यात होती तिच्या ठिकाणी वायूने आपला हा उत्तम पुत्र निर्माण केला अंजनीने याला जन्म दिला तेव्हा याची अंगकांती साडीच्या लोंब्यावरील लवासारखी होती फळे काढून करता, ती सुंदरी एकदा निविड आरणण्यात गेली होती तो शिशु आईच्या वियोगाने आणि भूकेने अतिशय व्याकुळ होऊन बोरूच्या उन्हात पूर्वी टाकलेल्या कार्तिके यासारखा जोरजोराने रडू लागला त्यावेळी जास्वंदीच्या फुलाच्या गुच्छासारखा दिसणारा सूर्य उगवत होता तो पाहिला आणि फळ समजून ते खाण्याच्या लोभाने तो सूर्याकडे उडाला क्ष यांना अतिशय आश्चर्य वाटले ज्या वेगाने हा वायूपुत्र विशाल आकाशात चालला आहे तितका वेग वायूचा गरुडाचा किंवा मनाचा सुद्धा नाही जर बाळ असताना याचा हा विक्रमी वेगवेगळ्या तरुणपणे बळ वाढल्यावर केवढा याचा वेग होईल आपल्या उडत जाणाऱ्या पुत्राच्या मागोमाग वायू हे उडत चालला सूर्याच्या दाहापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून तो हिमकणाने शीतल झाला होता अनेक सहस्र योजन जात जात आकाशा तो आकाशात गेला पित्याच्या बळाने आणि बालपणाने तो सूर्याच्या जवळ गेला हा बाल आहे याला दोष कळत नाही याच्यावर काही कार्य अवलंबून आहे असे समजून सूर्याने त्याला दाह केला नाही ज्या दिवशी तो सूर्याला करता वर उडाला त्या दिवशी राहू सूर्याला पकडू इच्छित होता पण याने सूर्याच्या रथावर जेव्हा त्याला धक्का दिला तेव्हा चंद्र सूर्याना पिडा करणारा राहू भिऊन तेथून निघून गेला तो सिमिकेचा पुत्र राहू रागारागाने इंद्रभवनाकडे गेला आणि देवांच्या परिवारात असलेल्या इंद्रदेवाकडे भुया चढून त्याला होणारा इंद्रा माझी भूक क्षमवण्याकरता तू चंद्र आणि सूर्य मला दिलेस आणि आता बलयुक्त वृत्राचा वध करणाऱ्या दुसराच राहू तेथे येऊन त्याने एकदम सूर्याला धरले राहुचे बोलणे ऐकून त्या इंद्र गडबडून जाऊन आपले आसन सोडून तत्काळ उठला आणि सुवर्णमाला घालून आपल्या कैलासगिरी सारख्या चार दात असणाऱ्या मध गळत असलेल्या श्रंगारलेल्या अतिशय भव्य आणि सुवर्णाच्या घंटांच्या रूपाने अट्टहास्य करणाऱ्या गजेंद्रावर बसून राहूला पुढे करून जेथे या हनुमानाचा बरोबर सूर्य होता तेथे तो गेला मग राहु अतिशय वेगाने इंद्राला सोडून पुढे गेला तेव्हा पर्वत शिखराप्रमाणे या वायू तो दिसला मग याने सूर्याला सोडले आणि राहूला फळ समजून त्या सिंहिका पुत्राला पकडण्याकरता हा पुन्हा आकाशात उडाला रामा सूर्याला सोडून आपल्याकडे धावत येणाऱ्या वानराला पाहून तोंडच फक्त शिल्लक राहिलेल्या राहुने ने तोंड फिरवले तो इंद्रा इंद्रा अस एकसारखे म्हणू लागला ओरडा करीत असलेल्या राहूचा अगोदरच माहीत असलेला स्वर ऐकून इंद्र त्याला म्हणाला भिव नको हो मी त्याला ठार करतो पुढे पुढे ऐरा तोला पाहून हे आणखी फार मोठे फळ आहे मारुती त्या गजेंद्राकडे धावलाईराव काही काळ इंद्रा ते धावत येणाऱ्या हनुमानावर अत्यंत क्रुती होऊन शतीपती इंद्राने हातातून सोडलेल्या वज्राने प्रहार केला इंद्राच्या वज्राचा प्रहार होताच तो पर्वतावर जाऊन पडला तेव्हा पडताना त्याची डावी हनुमटी भंगली वज्राच्या माराने पडला तेव्हा आणि प्रजांचे अहित करण्याकरता त्याने आपले वाहने बंद करून तो सर्व समर्थ पवन प्रजामधून गुप्त झाला आपल्या शिशुला हाती घेऊन तो मारुत गुहेत शिरला प्रजांचा मलाशय आणि मूत्राशय यांना व्यापून टाकून प्रजामध्ये त्याने भयंकर पीडा निर्माण केली आणि इंद्राने पर्जन्यवृष्टी बंद करावे तसा त्याने सर्व मात्रांचा अवरोध केला वायूचा प्रकोप होता सर्व भूतांचे श्वासाश्वास बंद पडले सांधे तुटून ती काष्टवत झाली वायूच्या प्रकोपामुळे स्वाध्याय व षटकार बंद झाले क्रिया बंद पडल्या त्रैरोग्य धर्मकर्म करीनासेस होऊन नरकात पडल्यासारखी अवस्था झाली मग देव असुर मनुष्य यासह सर्व प्रजा सुखाच्या इच्छेने आपले दुःख सांगण्याकरता प्रजापतीकडे धावले उदराचा रोग झाल्याप्रमाणे ज्यांची पोटे झाली होती असे देव हात जोडून त्याला म्हणाले भगवन, प्रजापते आपणच ही चतुर्विध सृष्टी निर्माण केली आयुष्याचा पती हा वायू आपण आम्हाला दिला तो आमचा प्राणेश्वर असूनही हे सज्जनश्रेष्ठा याने अंतपुरात स्त्रिया जशा बंदिस्त ठेवावेत तसे आमचे प्राण का बंदिस्त आणि के पीडा केल्यामुळे आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत वायूने अवरोध केल्यामुळे उत्पन्न झालेले हे दुःख दुःखहारी प्रजापती आपण दूर करा प्रजांचं हे बोलणं ऐकून प्रजानात प्रजापती याला, याला कारण आहे असे म्हणून प्रजांना म्हणाले ज्या कारणाने वायू रागावला आणि त्याने अपराध केला ते कारण प्रजाजन हो तुम्ही सर्व ऐका त्या ऐकण्यासारख्या ऐकणे योग्य होईल याचा पुत्र देवेश इंद्राने राहूच्या वचनावर विसंबून आताच खाली पाडला त्यामुळे हा वायू रागावलाय वायू अशरीरी असून सर्व शरीरभर फिरत असतो आणि त्याचे पालन करीत असतो वायू वाचून शरीर काष्टाप्रमाणे बनते वायू हाच प्राण वायू हेच सुख हे सर्व जग वा वायूच आहे वायुने जर सोडले तर जगाला सुख लाभत नाही जगाचे आयुष्य असलेल्या वायूने सोडले म्हणून आता प्राणी मात्र श्वास करू शकत नाही ते लाकडासारखे किंवा भिंतीसारखे झाले म्हणून जेथे आम्हाला स्वास्थ्यप्रद असणारा तो मारुत आहे तेथे आपण जाऊया त्या आधी ते पुत्राला अप्रसन ठेवून आपण विनाशाप्रद जाऊया नको मग प्रजाना बरोर घेऊन देव गंधर्व भुजंगाने मारलेल्या आपल्या पुत्राला गेला होता। गेले। सदा गतीमान वायूच्या मांडीवर त्याच्या सूर्याच्या किंवा अग्नीच्या क्रांतीचा पुत्र पडला होता त्याला पाहून चतुर्मुख ब्रम्हदेवाना आणि देव गंधर्व ऋषी यक्ष राक्षस यांना त्याची करुणा आली उत्तरकांडाचा पस्तीसावा सर्ग समाप्त